रामकृष्ण हरी भागवताच्या प्रवचनाबद्दल आत्तापर्यंत जी प्रवचनं झाली त्याच्या पुढचा विषय अवताराच्या बद्दलचा जो अध्याय आहे त्याचा पुढचा अध्याय म्हणजे पहिल्या स्कंधातील चौथा अध्याय महर्षी व्यासांचा असंतोष प्रवचन करण्यापूर्वी मी अध्याय वाचत होतो संस्कृत आणि मराठी अर्थ वाचला आणि माझ्या नजरेत एक श्लोक परत भरला जो माझ्या हृदयात साठवलेला आहे आणि मला परत सुखाचाऱ्यांचं स्मरण झालं हे अवतार म्हणून जे काय सांगितलेलं आहे ना भगवंतानी त्यात भगवंत काय म्हणतात येते च्याश कला हा भगवान स्वयं त्याच्या आधी म्हणतात अवतारा हसंख्य या अवतार माझे हे असंख्य आहे जशा भगवंतांच्या विभूती असंख्य आहेत त्यातल्या ठळक ठळक ठळक ठळक त्यांनी सांगितल्या तशा तशा प्रकारनं भगवंतांचे अवतार सुद्धा असंख्य आहेत आपण यापूर्वी विचार केला कि पृथ्वी आज जे सातशे कोटी ते सगले भगवंता अवतार है अंशावत को तुम्हें एकशे सतशे पंचवीस कोट्यांश अवतार आतेक जन एक सात पंचवीस कोट्यांश अवतार है प्रत्येक भगवंता चित शक्ती है भगवंता चित शक्ति प्रत्येक है प्रत्येक जन अवतार आहोत भगवंता चित शक्ति जास्त प्रमाण जिथे एक वाठे अवतार जो चौवीस अवतार बहित भगवान मात्र कृष्णस्तु भगवान स्वयं पूर्ण अवतार संपूर्ण ता संपूर्ण चित्त जिथ है भगवान स्वतः पूर्ण अवतार अवतारांच्या बद्दल विचार करताना माझ्या मनात आलं आणि मी फिर भारावून गेलो फार शुकाचार्य अवतार नाहीत का हो मला तो भगवत भगवान व्यासांचा असंतोष अध्याय असताना जो श्लोक माझ्या नजरेत भरला तो श्लोक आणि मला इतकं इतकं स्फुरण आणि प्रेरणा मिळाली शुकाचार्यांच्या बद्दलच्या एका श्लोकावरून तो श्लोक आहे पाठ करा दोन श्लोक आहेत एक दुसऱ्या स्कंधातला दुसरा श्लोक आहे आणि हा चौथ्या स्कंधातला पाचवा चौथ्या अध्यायातला दुसऱ्या स्कंधातला नाही पहिल्या स्कंधातल्या दुसऱ्या अध्यायातला दुसरा, दुसरा श्लोक आणि पहिल्या स्कंदातल्या चौथ्या अध्यायातला पाचवा श्लोक दृष्ट्या मुनौ जगदुस्तवास्ती स्त्री पुंबेधा नुसुत विविध दृष्टे अर्थ आहे संन्यास घेण्यापूर्वी वनात जाणाऱ्या पुत्राच्या पाठोपाठ जेव्हा व्यास जाऊ लागले त्यावेळी सरोवर वस्त्रे नेसलेल्या व्यासांना पाहून मात्र लज्जेने त्याने वस्त्रे धारण केली हे आश्चर्य पाहून वर त्या व्याण विचारिया पूर्ण लक्ष्य ब्रष्टीत शुद्ध दृष्टि नहीं खरच खरच विचार करा स्त्री और पुरुष हा भेद कि स्त्रियांच्या स्त्रीक दृष्टिकोन कतिला ही शुद्ध भावने बगतो तरी ते खोट आहे, हे मी विश्वासानं का सांगतो तर त्या अप्सरा ज्या आताच्या श्लोकाच्या अर्थात ज्यांचा संदर्भ आला त्या व्यासाना म्हणतात तुमच्या मनात स्त्री पुरुष भेदभाव आहे व्यासांच्या मनात जर भेदभाव आहे तर कोणीही पृथ्वी तरावर आज म्हणू शकत नाही की स्त्रीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन शुद्ध आहे असं नाही म्हणू शकत आपण पण शुकाचार्यांच्या दृष्टीत मात्र तो भेद नव्हता झालं काय जन्म झाल्यानंतर लगेच सन्यास घेण्यासाठी शुकाचार्य निघाले निघाले निघाले तर त्यांच्या पाठोपाठ हे पुत्र हे पुत्र हे पुत्र, पुत्र। म्हणून व्यास पण निघाले ते जाता जाता एका सरोवरामध्ये काही अप्सरा नृत्यांगना नग्नावस्थेत स्नान करत होत्या आणि त्या सरोवराच्या काठावरून ते पण दिगंबर अवस्थेतले सोळा वर्षाचे शुकाचार्य नग्नावस्थेत चालले पण त्या शुकाचार्यांच्याकडे बघून त्या अफसरांना लज्जा वाटली नाही आपल्या समोरून एक असा सुंदर तरुण चाललेला आहे म्हणून त्या आकर्षित झाल्या नाहीत त्यांना लाज वाटली नाही आपल्या नग्नावस्थेची परंतु त्यांच्या पाठोपाठ हे पुत्र हे पुत्र म्हणत व्यास महाराज चालले ते मात्र सवस्त्र होते त्यांनी वस्त्रे परिधान केलेली होती त्यांना पाहिल्यानंतर मात्र त्या अप्सरा लज्जित झाल्या लगबगिनी सरोवराच्या बाहेर आल्या आणि वस्त्र परिधान केली आता याच मोठ खरच आश्चर्य वाटलं शुकाचार्यांना पुत्राकडं नग्नावस्थेतल्या पुत्राकडे बघून यांना लाज वाटली नाही आणि मी सत्तर वर्षाचा म्हातारा सवस्त्र वस्त्र परिधान केलेली आहेत आणि व्यास आहे स्वतः मी भगवंतांचा अवतार माझ्याकडं बघून यांना लाज का वाटावी मग आता विचारायचं चा। म्हणून त्या अप्सरांनाच त्याने विचारलं आणि त्यावर त्या अप्सरा म्हणतात आपल्या दृष्टीत जो स्त्री पुरुष भेद आहे तो आपल्या पुत्राच्या शुद्ध दृष्टीत नाही काय असतील हो हे शुकाचार्य ज्यांचं वर्णन करताना त्यांचं वर्णन नव्हे समर्थ रामदासांना नमन करताना म्हटलेलं आहे शुकाचारिक पूर्ण वैराग्य ज्यांचं काय काय असेल हो? आणि मला मला काहीही वाटू नये कि शुकाचार्यांच्या पासून मी हे घ्याव। माझ्या मनात शुकाचार्यांच्या मनात स्त्री पुरुष भेद शून्य असेल माझ्या दृष्टीत तो स्त्री पुरुष भेद शंभर असेल पण असं काहीतरी वाचल्यानंतर तो शंभर टक्क्याचा निदान पंच्याण्णव टक्के स्त्री पुरुष भेद निदान पंच्याण्णव टक्के असा सतत विचार मी करून रस्त्यावरून जाताना मी या दृष्टीनं स्त्रीकडे बघण्याचा प्रयत्न काहीही भेदभाव न ठेवता करतो का। काल कुठंतरी रस्त्यावरून जाताना रस्त्यावर नवे घरातून आत बाहेर जाताना एक टीव्हीवरची बातमी कानावर पडली माझ्या मी थांबलो स्तब्ध झालो आणि विस्मित झालो ती बातमी अशी होती एक दोन मित्रांमध्ये किरकोळ पैशावरून काहीतरी भांडण झालं आणि त्यावेळेला एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात अनेक वेळेला विटांचा मार करून त्याला ठेचून मारलं ही बातमी अशा बातम्या अशा गोष्टी वाचून ऐकून माझी तामसी वृत्ती सात्विक होईल का मी खून करणार नाही हे निश्चित आहे परंतु माझी तामसी वृत्ती अजिबात कमी होणार नाही पण अशा भागवतातल्या ह्या अवतारांच्या कथा ऐकून मला खरच हो खरच माझ्या डोळ्यातून घळाघळा आश्रू येतात कसे असतील सनत कुमार दुर्दैवाय आपलं आपल्याकडं इतका पूर्ण इतिहास यांचा नाही नारदांच्या बद्दल किती किती अपसमज पसरवले जातात अ भक्त्याचार्य म्हणून गणलेले कर्म करून कर्मातून नैष्कर्मता कशी मिळवावी याच्याबद्दल नारद पांचरात्र सांगणारे नारद काय माहिती आहे मला त्यांच्याबद्दल काय आदर आहे का आपलं शेंडी बघितली आणि काहीतरी सांगितलं सिनेमा टीव्ही मध्ये दाखवून दाखवून इतकं इतकं विपर्यस्त स्वरूप त्यांच्याबद्दल केलेलं आहे कसे कसे आदर्श मे डोळ्यापुढं ठेवणार मला हा श्लोक वाटल्यानंतर इतकं वाटलं की का, काय केलं हो मी अवतारी पुरुषांनी काय केलं ते आपण मागच्या अध्यायात बघितलं नारदानी काय केलं ऋषभानी काय केलं सनद काय केलं दत्तात्रेयाने काय केलं अवतार कार्य काय ते थोडक्यात थोडक्यात बघितलं आता मला प्रश्न पडला मी एकशे सातशे पंचवीस पण अवतार आहे गीतेत म्हटलेलं आहे ममैवश जीव लोके माझ्यात भगवंतांचा अंश आहे आहे मी भगवंतांसाठी सत्तर वर्षात काय केलं काय हो माझ्या जीवनाची परिणिती भगवंतांना आवडेल भगवंत खरोखरच प्रसन्न होतील असं मी काय केलं एक तरी कृत्य मी जे चांगलं म्हणून केलं ते केलं असेल परंतु ते केवळ आणि केवळ स्वार्थासाठी केलं एकतर पैशासाठी दुसरं लोकांनी चांगलं म्हणावं यासाठी तिसरं काहीतरी त्याच्यामध्ये हेतू निश्चित असतो परंतु श्रीकृष्ण प्रित्यर्थे असं मी या आयुष्यात काय केलं आणि मग काय वाचून उपयोग अवतार सगळे कार्य करून याच्या पुढं प्र संपूर्ण भागवतात अवतारांच्या कथा भगवंतांच्या भक्तांच्या कथा येणार आहेत सुदामाचं कथन काय हो त्याला पैशाचा मोह होता अंगावर नाही रोमांच कसा गेला कसा आला आणि मी किती लिप्त आहे कसा मी वर येणार भगवंतांची कृपा पात्रता मिळवण्यासाठी मी काय करतो आणि त्यासाठी हा श्लोक मला पाठ व्हावा असं सगळ्यांनी करावा असे वाटत आणि तो मी परत म्हणतो दृष्टवानुयांत दृष्टवानुयांत मृषीमात जमाप्य नग्न देव्यो रिया तद्वीक्ष पृच्छती मुनो जगदुस्तवा भगवंतांचा हा व्यासवतार जो आहे व्यासांचा त्या व्यासांना जो असंतोष झाला त्याबद्दलचा इतिहास सांगणारा हा जो चतुर्थ अध्याय आहे पहिल्या स्कंदातला चौथा अध्याय तो वाचून ठेवा याच्या नंतरच प्रवचन त्या अध्यायावरती असेल आणखी काही अशी त्या अध्यायात रहस्य आहेत का या दृष्टीनं आपण चिंतन करणार आहोत तेव्हा हा चिंतनाचा विषय मनपूर्वक मला हे विसरून चालणार नाही प्रत्येक प्रत्येक प्रसंगात प्रत्येक क्षणात प्रत्येक कृतीत प्रत्येक आचरणात मला वर उठायचं आहे वर उठायचं आहे आणि त्यासाठी भागवतात आदर्श आहेत तत्वज्ञान आहे त्याचा मला विचार करून चिंतन करून मला वर उठायचे या दृष्टीकोनातून आपण हा अभ्यास करत आहोत नारायण हरे